पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील प्रकरण आठवे सारे भेद गाडून एकत्र या दिनांक 12 जुलै एकोणीसशे एक्केचाळीस रोजी म्युनिसिपल संघासमोर दिलेले भाषण जनता दिनांक एकोणीस जुलै एकोणीसशे म्युनिसिपल कामगार संघाच्या अहवालाचे वाचन झाल्यानंतर तुम्हाला काही सांगावे अशी माझी इच्छाच नव्हती संघाच्या छापलेल्या अहवालावरुन संघ उत्तम प्रकारे चालला आहे अशी कोणाची खात्री झाल्याशिवाय राहणार नाही एकोणीसशे अडोतीस साली एकोणीशे चाळीस सालच्या संघाच्या सभासदांच्या संख्यकडे जर पाहिले तर एकोणीसशे अडोतीस साली सभासदांची संख्या दोन हजाराच्या घरात होती पण तीच संख्या एकोणीशे साली पाच हजाराच्या घरात गेलि आहे म्युनिसिपल कामगार संघासारखे संघ मुंबईमध्ये कमी आहेत असं नाही श्री निमकरांचा संघ टेक्स्टाईल युनियन वगैरे त्या संघांची आणि आपल्या संघांची तुलना जर केली तर ते संघ आपल्या म्युनिसिपल संघाच्या पासंगालाही पुरणार नाहीत त्या संघाच्या पुढाऱ्यांचे कार्य मी एकोणीसशे एकुनीश पासून ते एकोणीसशे एकेचाळीसपर्यंत पाहत आलो आह त्यांनी कामगार लोकांचा थोडा देखील फायदा केल नाहीच उलट नाश मात्र केल आह या लोकांनी एकंदर तीस चाळीस संप कलि असतील परंतु त्यातला एकही एक संप यशस्वी झालिला नाही नुकताच ग्रामीण गिरणी कामगारांचा संप त्या लोकांनी घडवून आणला तो कसा तरी तीन चार आठवडे चालविला शेवटी कामगारांच्या पत्रात एक पैदेखील न पडता संपाचे तीन तेरा वाजले ही गोष्ट आपल्यापैकी बऱ्याच जणांस माहीत असेल त्याउलट आम्ही दोन वर्षापूर्वी फक्त एकच संप उमास कराव्यास लावला आणि त्याला इतक्या थोड्या अवधीत यश आले की मुंबई म्युनिसिपॅलिटी आपल्याला शरण आली आणि आपल्या कामगारांच्या सर्व वगैरे मान्य करून त्यांना पगारही वाढविले यावरून म्युन्सिपल कामगार संघाला कोणीही नावे ठेवणार नाही या म्हणण्याबद्दल कोणाला संशय असल तर त्यांनी मुंबई सरकारचे लेबर गॅझ पहावे। सरकार प्रत्यक् व युनियनची मधूनमधून तपासणी करत असते व नंतर लेबर गॅझटमध नमूद करीत असत म्युनिसिपल कामगार संघासारखा व्यवस्थित असा कोणताही संघ अथवा युनियन चालत नाही असा अशिरा सरकारनं दिलि आह या संघाकडून जी कामे होण्याची राहिलि आह त्याबद्दल संघात काम करणाऱ्या मंडळींना कोणताही दोष दत्ता येणार नाही संघाच काम करणारी माणसं अगदी कर्तबगार आहेत याबद्दल मला शंका नाही याबद्दल मला जर कोणाला दोष द्यावासा असं वाटत असेल तर तो संघाच्या सभासदांना संघात काम करणारी माणसे त्यांच्या स्वतःच्या जोरावर काहीही करू शकणार नाही त्यांना तुम्हा सर्वांची मदत पाहिजे आहे आणि असे झाले तरच संघाला यश संघात काम करावयास तुम्हाला चांगली माणसे लाभलेली आहेत आणि तुम्ही जर एकीने राहणार नाही तर मोठे दुर्दैव असेच मला म्हणावे लागेल मी या सभेत तुम्हाला उपदेश करतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही आणि तुमच्या मुलांनी व मुलींनी तुम्ही जे काम करीत आहात तेच काम सतत करावे तुम्ही जे काम करता ते फार घशान आहे परंतु सध्याच्या वाईट परिस्थितीत चोऱ्या दरोडे इत्यादी गोष्टी करण्यापेक्षा हे काम बरे असे मला वाटते परंतु तुम्ही तुमच्या मुलांना व मुलींना शिक्षण देऊन तुम्ही जे काम करता त्या कामात त्यांना पडून देण्याची खबरदारी घ्या तुम्ही इतके घाणीचे काम करता तेच काम दुसऱ्या जातीच्या लोकांना कितीही पैसा दिला तरी ते काम करणार नाहीत असे असताना या घाणेड्या कामाचा मोबदला तुम्हाला चांगला तरी मिळतो का तुम्ही जर हे काम करायचे नाकारले तर मुंबईत राहणारे लोक कॉलर्याने व इतर रोगांनी पटापट मिल्याशिवाय राहणार नाही मुंबईची किल्ली तुमच्या हातात आहे तुमच्याकरता दुसऱ्याने काहीही करण्याची जरुरी नाही तुम्ही तुमचे भले करू शकाल एवढे सामर्थ्य तुमच्यात आहे या गोष्टीचा तुम्हाला जाणीव झाली तर सगळ्या गोष्टी सुरळीतपणे चालतील त्याकरता तुम्ही तुमच्यात एकी पाहिजे चेंबूर कचरापट्टी येथे काही भानगड झालेली आहे असे मी ऐकतो तेथे इतर लोक तुमच्यात बेकी करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या त्या कपट नीतींना बुलाल तर भुलून गेलि लोक फसल्याशिवाय राहणार नाही एकीच्या वयावर तुम्हाला वाटेल ते करता येईल मुंबईतील ड्रि खात्यातील लोकांनी जर संप कला आणि चेंबूरच्या लोकांनी त्यांना सहाय्य केल तर म्युनिसिपल कमिशनर तुमच्यापुढे धावत आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या या सामर्थ्याच्या जोरावर हिंदू मुसलमानांच्या तीन महिन्यांच्या दंग्यात जितका हा हक्कार झाला त्याच्यापेक्षा जास्त हा हक्कार तुम्ही एका आठवड्याच्या संभाणी करू शकाल परंतु त्याकरता तुमच्यात एकी असणे अत्यंत आवश्यक आह म्यूनसिपल संघांच्या चार आणि वर्गणीसाठी काही लोकांकडे दहा वेळा जावे लागते ही नामुष्कीची गोष्ट आहे पगाराच्या दिवशी पान बिडी सिनेमा वगैरे चैनीसाठी तुम्हाला पैसे मिळतात आणि संघर्षच्या वर्गणीसाठी चार आणि मिळू नये परंतु तुम्हाला मी नििक्षून सांगतो की जो कोणी दुसऱ्या जाऊन मिळेल आणि तुमच्यात फाटाफूट करील त्यालापूर्वी ज्याप्रमाणे एखाद्या जा माणसाने जातीचा गुन्हा केला असताना त्याला वाईट टाकण्यात येत होते त्याप्रमाणे याबाबतीत करावे असे सांगण्यास मी मागेपुढे पाहणार नाही हे तुम्ही पक्के लक्षात ठेवा तुमच्यात एकी असल्यावर तुमच्या गैरसोयी दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्याजवळ याचना करण्याची जरूर नाही चेंबूर कचरापट्टी येथे आतापर्यंत चांगले काम चालले होते येथील लोकांची एकी वाखण्याजगी होती परंतु तेथील अधिकारी लोकांनी काही लोकांना अमीच दाखवून तेथील लोकांत फाटाफूट करण्याचा सा प्रयत्न चालविला आहे त्याचा बंदोबस्त आम्ही करणार आहोतच परंतु तुमच्यात जिल्ह्या जिल्ह्याचे जे भेद काही लोक पाण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याबद्दल मला तुम्हाला सांगावीसे वाटते हे म्युन्सिपल कामगारा करताच आहे असे नसून ते सर्वसाधारण अस्पृश्य मांडलेल्या लोकांकरता आहे काही वर्षापूर्वी आपल्या समाजाला राजकारणात काही स्थान नव्हते परंतु आता आपला पक्ष काँग्रेस व मुस्लिम लीग या राजकीय पक्षाबरोबरचा झालेला आहे त्यांना जे महत्व आहे ते आपल्या पक्षाला आहे हा कशाचा परिणाम आमच्यातील एकजुटीचा म्हणून या म्युन्सिपल संघात हे असले भेद असता कामा नय म्युन्सिपल अधिकाऱ्याला म्यूनसिपल कामगार संघाचे फार वावडे होऊन बसले आहे त्यांना हा संघ नको आहे या संघामुळे त्यांना लास लुचपत खाता येत नाही म्हणून हे अधिकारी फोडा आणि जोड़ा या भेदनीतीचा अवलंब करीत आहेत म्हणून वेळीच सावधुवून तुम्ही जर हा जिल्ह्याचा भेद नाहीसा कराल तरच तुमचा फायदा होईल महार जात ते येथून तेथून सारखी आहे कुठलाही महार कुठल्याही महारांच्या पंक्तीला जेवतो त्याला कोणत्याही प्रकारे वाईट वाटत नसते ज्याप्रमाणे कोणत्याही प्रांताचा मुसलमान बिस्मिल्ला म्हणाला की कुठल्याही दुसऱ्या प्रांताच्या मुसलमानाबरोबर जेवतो त्याचप्रमाणे महार जातीचे आहे म्हणून लोक हा नाशिकचा हा साताऱ्याचा हा नगरचा असा बेध करून आपल्यातील एकी फोडण्याचा प्रयत्न करतील तर सर्वांचे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही युरोप देशाकडे पहा युरोपमधील राष्ट्रे पृथक पृथकपणे असल्यामुळे त्यांना हिटलरने पादाक्रांत केले परंतु या सर्व राष्ट्रांनी एकी केली असती तर त्यांनी जर्मनीचा कधीच नाश करून टाकला असता तुम्ही तुमच्यात एकी ठेवली तरच आम्हाला तुमच्याकरता मांडता येईल नाहीतर आमच्या हातून काही होणार नाही आमच्या फायाखालील मातीच जर आसळी तर काय करणार म्हणून तुम्हाला सर्वांनी एकोप्याने राहून म्युन्सिपल संघाचे बळ वाढवा एवढी तुम्हाला विनंती करतो